अध्याय बेचाळीसावा कुप्जेवर कृपा भंग आणि कंसाची भीती श्री शुकदेव म्हणतात यानंतर कृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालले होते तेव्हा त्यांनी एका युवतीला पाहिले ती दिसायला सुंदर होती परंतु शरीराने कुबडी होती ती हातामध्ये उठण्यांचा डबा घेऊन चाललेली होती भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण हसत हसत तिला म्हणाले हे सुंदरी तू कोण आहेस हे उठणे कुणासाठी घेऊन चाललेली आहेस हे आम्हाला नीट सांग बाई ही सुगंधी उटी तू आम्हाला दे त्यामुळे लवकरच तुझे कल्याण होईल सैरंधी म्हणाली हे परमसुंदरा मी कंसाची त्रिवक्रा नावाची उठणे लावणारी आवडती दासी आहे माझे उठणे भुजराज कंसाला अतिशय आवडते परंतु आपणा दोघांखेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे बरे भगवंतांचे सौंदर्य कोमलता मधुरता मंद हास्य प्रेमालाभ आणि पहा याम्ळ प्रभावित होऊन तिन्ही तिन्खा दोन्ही भावांना भरपूर लावल स्वतःच्या शरीराच्या रंगाखिज वेगळ्या रंगाच उठण अंगाला लावल्यामुळे तिफारच सुंदर दिसू लागल भगवान त्या कुबज़्वर प्रसन्न झाल आपल्या दर्शनाच प्रत्यक्ष फळ दाखवण्यासाठी त्यांनी तीन ठिकाणी वाकड्या परंतु सुंदर चेहऱ्याच्या कुबज्ला सरळ करण्याचा विचार कला भगवंतांनी आपल्या पायांनी कुबजेची पावलं दाबून धरली आणि दोन बोटांनी हनवटी धरून तिचे शरीर किंचितचे वर उचलले तत्क्षणी तिचे सर्व अंग सरळ झाले मुकुंदाच्या स्पर्शाने ती विशाल नितंब आणि स्तनानीयुक्त अशी एक उत्तम युवती झाली रूप गुण आणि औदार्याने संपन्न झालेल्या तिच्या मनामध्ये भगवंतांशी मिलन अशी इच्छा उत्पन्न झाली त्यांच्या शेल्याचे टोक पकडून हसत हसत ती त्यांना म्हणाली हे वीरा या आपण घरी जाऊया मी आपणास इथे सोडू इच्छित नाही कारण आपण माझे चित्त विचलित केलेले आहे हे पुरुषोत्तमा या दासीवर प्रसन्न व्हा जेव्हा बलरामांच्या देखत खूप जणी अशी विनवणी केली तेव्हा श्रीकृष्ण बरोबरीच्या गोपालांकडे पहात हसत हसत म्हणाले हे सुंदरी तुझे घर हे माणसांची काळजी मिटवणारे आहे मी माझे कार्य पूर्ण करून तुझ्या घरी येईन आमच्या आमच्यासारख्या बेघर वाटसुरुणा तुमच्यासारख्यांचाच तर आधार आहे अशा प्रकारे गोड गोड बोलून त्यांनी तिला निरोप दिला ते जेव्हा बाजारपेठेत पोहोचले तेव्हा तिथील व्यापाऱ्यांनी त्यांचे आणि बलरामांचे विडे फुलांचे हार चंदन आणि निरनिराळे नजराणे देऊन पूजन केले त्यांच्या दर्शनाने हृदयात प्रेमाचा आवेश उत्पन्न झालेल्या स्त्रियांचे भान हरपत असे त्यांची वस्त्रे आंबाडे आणि हातातील काकणे शिथिल होत असत आणि त्या एखाद्या चित्रातील मूर्ती वाटत यानंतर नगरातील लोकांना धनुष्य यज्ञाचे ठिकाण विचारित श्रीकृष्ण तिथ जाऊन पोहचल तिथ त्यानी इंद्रधनुष्याप्रमाणे असलक्ष एक अद्भूत धनुष्य पाहिल त्या मौल्यवान धनुष्याची पूजा कली होती आणि पुष्कळचे सैनिक त्याच्या रक्षणाकरता ठ रक्षकांनी मनाई करूनही श्रीकृष्णांनी बळजवडीने तिधनुष्य उचलल सगळ्यांच्या देखतच त्यांनी ते डाव्या हाताने सहज उचलून त्याला दोरी लावली आणि एका क्षणात दोरी ओढून बलवान उन्मत्त हत्तीने उस मोडावा तसे ते मधुमन मोडले जेव्हा धनुष्य मोडले तेव्हा त्या ते आवाजाने आकाश पृथ्वी आणि दिशा दुमदुमून गेल्या तो आवाज ऐकून कौस सुद्धा भयभीत झाला यावर धनुष्याचे रक्षण करणारे अविचारी रक्षक साथीदारांसह त्याच्यावर अतिशय चिडले आणि त्यांनी त्यांना पकडण्याच्या इराद्यान पकडा बांधा म्हणत वेढा घातला त्यांचा दुष्ट हेतू जाणून बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा रागावले आणि त्यांनी त्या धनुष्याचे तुकडे उचलून त्यांनीच त्यांची पिटाई कली त्याच तुकड्यांनी त्यांनी कंसाने जी सेना पाठवली होती तिचा सुद्धा संहार सुधा कला यानंतर ते यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून बाहेर आल आणि आनंदाने मथुरा नगरीचं वैभव पाहत फिरू लागल या दोन्ही भावांच्या अद्भूत पराक्रमाची गोष्ट जेव्हा नगरवासियांनी ऐकली आणि त्यांचे तेज साहस तसे अनुपम रूप पाहिले तेव्हा ते दोघेजण कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत असे त्यांना वाटले अशा प्रकारे ते दोघे स्वच्छंदपणे फिरत असता सूर्यास्त झाला नंतर गोपालांसमवेत रामकृष्ण नगराच्या बाहेर जिथे छकडे होते तिथं परत आले लक्ष्मी आपणास मिळावी असे इच्छिणाऱ्या इतरांचा त्याग करून लक्ष्मीनं ज्यांना आपले निवासस्थान बनवले त्याच पदमभूषण श्रीकृष्णांचे अंगोप अंगाचे सौंदर्य मथुरावासी पाहत होते भगवान इकडे येतेवेळी व्रजातील गोपी विरहातूर होऊन मथुरावासियांच्या बद्दल जे जे काही बोलल्या होत्या ते ते सर्व मथुरेत खरे ठरले नंतर रामकृष्णांनी हातपाय धुवून दुधाची खीर इत्यादी पदार्थांनी भोजन केले आणि कंसाचे मनोगत जाणून घेऊन त्या रात्री ते तिथेच आपल्या आरामात झोपी गेले जेव्हा कवसाने असे ऐकले की कृष्ण रामानी धनुष्य तोडले त्याचे रक्षक आणि त्यांच्या मदतीसाठी पाठवलेल्या सेनेचा सुद्धा संहार केला आणि हेच सर्व म्हणजे त्यांचा एक खेळ होता तेव्हा तो अतिशय घाबरला त्या दुर्बुद्धीला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही जागेपणी आणि स्वप्नातसुद्धा त्याला मृत्यूचे सूचक पुष्कळशे आपचकून झाले जागेपणी त्याला असे दिस की त्याच्या शरीराचे प्रतिबिंब असूनही त्याला मस्तक नाही मधे बोट वगेरे नसूनही चंद्र इत्यादी त्याला दोन दोन दिसत सावली दुभंगलेली दिसे आणि कानात बोटे घालूनही घूं घूं असा आवाज ऐकू येत असे झाडे सोनेरी दिसत होती आणि धुळीत स्वतःच्या पायाचे ठसे दिसत नव्हते कंसाला स्वप्नात दिसले की तो प्रेताना मिठी मारित आहे गाढवावर बसून चाललेला आहे आणि विषप्राशन करीत आहे त्याचे सर्व शरीर तेलाने माखले आहे गळ्यात जास्वंदीच्या फुलांची माळ आहे आणि तो नग्न होऊन कुठेतरी एकटाच जात आहे स्वप्नात आणि जागेपणी त्यांनी अशा प्रकारचे पुष्कळचे अपशकून पाहिले त्यामुळे मृत्यूच्या भीतीने चिंताग्रस्त होऊन त्याची झोप हो उडाली परीक्षिता जेव्हा रात्र संपली आणि सूर्यनारायण पूर्व समुद्राच्या वर आले तेव्हा राजाकंसा मल्ल क्रीडा महोत्सवास प्रारंभ केला राजाच्या कर्मचाऱ्यांनी आखाडा चांगल्या रीतीने सजवला नगारे तुतार्या वाजू लागल्या बैठकीच्या जागा फुलांचे गजरे झेंडे वस्त्रे आणि पानाफुलांच्या तोरणांनी सजवल्या गेल्या त्यावर ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी नागरिक आणि गावातील लोक असे सर्वजण नियोजित ठिकाणी बसले राजही आपापल्या आसनांवर जाऊन बसले आपल्या मंत्र्यांसह कंस मांडलिक राजांच्यामध्ये राजसिंहासनावर जाऊन बसला अपशकून झालेले असल्याने यावेळी सुद्धा तो मनातून घाबरलेलाच होता तेव्हा पहिवानांच्या दंड थोपटण्यापाठोपाठ वाद्य वाजू लागली आणि गर्विष्ठ पहिलवान खूप सजून आपापल्या उत्साहांसह आखाड्यात येऊन उतरले चाणूर मुष्टी कूट शल आणि तोशल हे पहिलवान वाद्यांच्या सुमधूर आवाजाने उत्साहित होऊन आखाड्यामध्ये येऊन बसले त्याचवेळी भोजराज कंसाने बोलाविलेले नंद इत्यादी गोप राजाला नजराने देऊन एका मंचावर जाऊन बसले अध्या बेचाळीसावा समाप्त